वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग ब्याण्णव त्या रात्री भरत आपल्या परिवारासह तेथे राहिला आणि पाहुणचार घेऊन मनात एक इच्छा धरून भरद्वाजांकडे गेला त्या पुरुष व्याघ्राला हात जोडून येत असलेल्या पाहून आपली अग्निपूजा आहुती टाकून पूर्ण करून भरद्वाज ऋषी भरताला म्हणाले आमच्या या प्रदेशात तुझी रात्र सुखाने गेली का हे निष्पा तुझ्या लोकांना आमच्या पाहुणचाराने समाधान झाले का ते मला सांग बरेल ते ऋषी आश्रमातून बाहेर पडत असताना भरत हात जोडून त्यांना प्रणाम करून म्हणाला भगवन, सबंध सैन्य मी बरोबर घेऊन आलो असताना आपण सैन्यासह माझी अत्यंत तृप्ती केली आणि मी येथे सुखाने राहिलो आमचा प्रवासामुळे आलेला थकवा आणि त्रास दूर झाला आमचे अन्नपानादी भरपूर झाले आम्हाला उत्तम आसरा मिळाला नोकर चाकर सुद्धा आपण आम्हाला पुरवलेत आमचे राहणे येथे फार सुखाचे झाले ऋषी श्रेष्ठ भगवान मनातली गोष्ट मी आपल्याशी बोलतो मी मित्र आहे या दृष्टीने आपण माझ्याकडे पहा हे धर्मज्ञ माझा धर्मनिष्ठ महात्म्या भ्राताच्या जवळच असलेल्या आश्रमाकडे जाणारा मार्ग कोणता आणि तो किती दूर आहे हे आपण मला सांगा भावाला भेटण्याला आतूर झालेल्या भरताने असे विचारले तेव्हा महातपस्वी महातेजस्वी तेजस्वी भरदवाज त्याला म्हणाले भरता येथून अडीच योजनावर निर्जन वन आहे तेथे चित्रकूटिरी आहे त्याच्यावर फुटलेले फ्तर आणि अरण्य आहे त्याच्या जवळून उत्तरेकडे मंदाकिनी नदी वाहते फुलाने डवरलेल्या वृक्षाने ती झाकलेली आहे तिच्या रम्य फुललेले वन आहे त्या नदीच्या पलीकडे चित्रकूट पर्वत आहे तेथे ते दोघे बंधू निश्चितपणे राहत आहेत बाबारे त्यांची पर्णकुटी तुला रामदृष्टीस पडेल निघायचे हे ऐकताच महाराजांच्या ज्या स्त्रिया वाहनात बसून जाणाऱ्या होत्या त्यांनी वाहने सोडली आणि त्या ब्राह्मणासभोती जमल्या देवी सुमित्रेसह कौसल्या कृष आणि झालेली कापत कापत आली आणि तिने दोन्ही हाताने मुनींचे चरण धरले जिची कामना अतृप्त राहिली होती त्या सर्व लोकांच्या तिरस्काराला पात्र झालेल्या कैकेनेही लाजेने मान फिरवून मुनीचे पाय झाले त्या भगवान मुनीला तिने प्रदक्षिणा घातली आणि भरतापासून जवळच केविलवाणी होऊन उभी राहिली तेव्हा महामुनी भरतवाजाने भरताला विचारले राघवा तुझ्या मातांची मला जरा अधिक ओळख करून घ्यायची भरत भरद्वाजांनी धार्मिक वृत्तीच्या भरताल असे म्हटल्यानंतर बोलण्यात चतुरसा भरत हात जोडून म्हणाला भगवन जी ही शोकउपास याने कृश झालेली दिन अशी देवतेप्रमाणे असलेली आपण पाहत ती माझ्या पित्याची पट्टराणे कौसल्या हिनेच त्या सिंहगतीने चालणाऱ्या पुरुष रामाला अदितीने सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला द्यावा तसा जन्म दिला तिच्या डावीकडे टेकून उभी असलेली खिन्न आणि दुःखार्थ दिसणार ती महाराजांची मधली राणी कर्णिकार वृक्षाची शाखा जशी अरण्यात तशी दिसत आहे हिचे ते दोन वीर सत्याचरणी मुलगे देवांसारख्या वर्णाचे कुमार लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि जिच्यामुळे त्या दोघांघ्रांच्या जीवनाचे वाटोळे झाले राजा दशरथ पुत्रांचा व्यव करून व्यप होऊन स्वर्गाला गेला ती हि क्रोधी काहीच समज नसलेली गर्विष्ट, स्वतःला भाग्यवती मानणारी ऐश्वर्याचा लोक ठेवणारी आर्यरूपात अनार्य असलेली निर्दय पापबुद्धीची कैकी माझी माता समजा तिच्यामुळेच माझ्यावर हे मोठे संकट उडवले असे हो तो नरशार्दूल सदगतीत कंठाने बोलला आणि क्रुद्ध हत्तीप्रमाणे लालडोळे करून तो सुस्कारे सोडू लागला भरत असे बोला तेव्हा उदारबुद्धीचे महर्षी भरतवास त्याला अर्थपूर्ण वचन बोलले भरता तू कैकेला अशी अपराधी रामाला नये घालवले त्याचा परिणाम सुखकारकच होईल देव दानव आणि अंतरात उतरून विचार करणारे ऋषी यांचे या लोकी रामाच्या वनवासामुळे हितच होणार आहे तेथून निघण्याकरता सज्ज झालेल्या भरताने त्यांना प्रणाम करून प्रदक्षिणा घातली आणि सैन्याला बोलावून रथ वाहने जोडा म्हणून सांगितले मग सोन्याने मढळलेल्या त्या अनेक दिव्य रथांना घोडे जोडून विविध लोक प्रयाण करता त्यात चढले हत्तीने हत्ती ज्यांच्या कमरेला सोन्याचे पट्टे बांधले होते आणि ज्यांच्यावर पताका फडकत होत्या ते उन्हाळ्याच्या अंती मेघ जसे गडगडावे तसा आवाज काढीत निघाले लहान मोठे नाना प्रकारच्या अत्यंत मोलाची वाहने तशीच पायाने चालणारे लोक चालू लागले मग उत्कृष्ट वाहनात बसून कौशल्यादी स्त्रिया रामाच्या भेटीच्या इच्छेने मनात आनंदून चालल्या वाहकाने घेतलेल्या उगवत्या सरक्या चमकत्या शुभ्र शिबिकेत श्रीमान भरत जाऊन बसला आणि आपल्या परिवारासह चाला ती हत्ती घोड्यानी गजबजलेली महा सेना चालली असता दक्षिण दिशा झाकून टाकणारा प्रचंड मेघ उठल्यासारखा दिसला पश पक्षांनी आश्रय केलेली वने ओलांडून गंगेच्या पश्चिम तीरावरील डोंगर नद्यांमध्येही ते अत्यंत हर्षयुक्त असलेली हत्ती घोड्यांची पथके जिच्यात आहेत ती भरताची सेना पशुपक्ष्यांना घाबरवीत अत्यंत मोठ्या वनात शिरून पुढे चालली असता शोभत होती अयोध्याकांडाचा ब्याण्णव सर्व समाप्त